पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण नववे आत्याचे निधन प्रेमाला आता काही कमी नव्हते पण समुद्रात असुने ज्याप्रमाणे ताण मागवता येत नाही त्याप्रमाणे वैभवात असून तिला समाधान नव्हते आत्याजवळ ती बसे वरवर असे सिनेमा नाटकाला जाई परंतु मन विषण्णच असे आत्याने तिला मोत्यांचा कंठ आणला मोठमोठ्या मोत्यांची कुडी आणली नेसायला मोलवान रेशम पातळे प्रेमा आता राणीसारखी दिसे परंतु राणीप्रमाणे असूनही ती केविलवाणी होती आत्या आत्याजवळ नसली म्हणजे तिचे डोळे भरवून आल्याशिवाय राहत नसत प्रेमा आपण यात्रेला जायचे येऊ निरनिराळी तीर्थे पाहून निरनिराळी शहरे पाहून येतेच तुलाही विरंगुळा होईल माझेही दिवस सार्थकी लागतील आत्या माझी आई बाबांना नेहमी म्हणायची की यात्रेला चला बाबा म्हणायचे प्रेमाचे लग्न झाले म्हणजे जाऊ परंतु आईची इच्छा पूर्ण झाली नाही ती देवाकडे गेली आईची इच्छा तर तू पुरी आत्या खरोखर माझे लक्ष कशात लागत नाही तुला एक गोष्ट सांगू अद्याप जवळून ती गोष्ट मी लपवून ठेवली आहे सांगू आत्या मला एक मुलगी आहे सोन्यासारखी मुलगी कोटी आहे ती मुलबाळ झाल्यावर सुद्धा कनवराने तुला हाकलून दिले मला वाटले होते की माझे बाळ आमचे संबंध प्रेमाचे करील परंतु नव्हते नशीब ती मुलगी कोठे आहे समुद्राकाठी एके दिवशी माझे बाळ मी तिथे वाळवंटात ठेवून दिले असे कसे केलेस लाटांबरोबर गेले असेल अरे असे कसे केलेस आत्या तेथे एक गृहस्थ होते साधूसारखे दिसत होते त्यांच्या चरेवरून ते सज्जन व दयाळू दिसत होते डोळे मिटून ते बसले होते त्यांच्यासमोर मी सरोजाला ठेवले व निघून आले त्याने ती मुलगी उचलली हो मी पाहिले आणि मग मी निघून गेले शिकले नर्स झाले दवाखान्यात राहिले तुझी माझी गाठ पडली परंतु सरोजा मला कोठे भेटेल सारखी तिची आठवण येते मला आपण जाहिरात देऊ परंतु सरोजा नेणाऱ्या त्या माणसाला कसे कळणार कळेल हल्लीचे लोक वर्तमानपत्रे वाचतात जाहिराती तरी वाचतात परंतु आत्या जाहिरात दिली तर माझ्या पतीलाही कळेल तोही माझ्या शोधात असेल मी एकदम श्रीमंत झाले आहे असे कळले तर तोही येईल पुन्हा माझी सरोजा मग भिकारी होईल इतक्यात जाहिरात नको आपण यात्रेलाच जाऊ चल कुठेतरी प्रवास करून येऊ तुला बरे वाटेल पवित्र सुंदर स्थळे पाहिली म्हणजे मनाला शांत वाटते उन्हाळा आला म्हणजे आपण जाऊ महाबळेश्वरला किंवा माथेनाला जाऊ चालेल परंतु उन्हाळा येण्याच्या आधीच आत्या आजारी पडली बरीच आजारी पडली तिला उठवेना आत्या दवाखान्यात जायचे का नको तू आहेस ना येथे आणखी कशाला दवाखाना तुझ्यासारखी शुश्रूषा कोण करील डॉक्टर येतच आहेत तुझ्याजवळ मरुदे आता तू कोटे जाऊ नकोस माझ्याजवळ मी एकटी असले की मला भीती वाटते प्रेमासारखी आत्याजवळ बसून असे आत्याची सेवा ती मनापासून करीत असे आत्याला गीता वाचून दाखवीत असे गाणी अभंग म्हणत असे एके दिवशी एक अभंग म्हणून प्रेमा म्हणाली हा बाबांचा आवडता अभंग हो आत्या होय हा अभंग त्याला फार आवडे मलाही आठवते मन पुन्हा एकदा मन प्रेमाने पुन्हा तो अभंग म्हटला आता तरी पुढे हाची उपदेश नका करु नाश आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका मने हित होय तो व्यापार करा काय फार शिक वावे प्रेमा किती सुरे का भंग होय आत्या आपले चित शुद्ध करणे याहून अधिक महत्वाचे काय प्रेमा तू माझी गादी स्वच्छ करतेस रोज माझे अंग स्वच्छ करतेस माझे कपडे बदलतेस परंतु माझे मन मला स्वच्छ करायला हवे नाही का होय परंतु प्रेमा तुझ्या संगतीत राहून माझेही मन शुद्ध झाले दवाखान्यातील तुझी निरपेक्ष सेवा पाहून माझ्या मनावर परिणाम होईल श्रीमंतीचा गर्व कमी होई, हृदयाची श्रीमंती नसेल तर पैशाची श्रीमंती म्हणजे स्वतःला व जगाला एक शापच आहे आत्या पैसा काय किंवा काही काय उपयोग करणाऱ्यावर सारे आहे पानाने डासही होतात फुलेही फुलतात विस्तवाने स्वयंपाकही होतो आगही लावता येते पैशाने जगाचा दुवाही घेता येतो जगाचे शिव्या घेता येतात प्रेमा या दुखण्यातून मी काही वाचणार नाही ही सारी इस्टेट तुझ्या नावाने करून ठेवते तुला सारी इस्टेट बक्षीस सारे शेअर्स पैसे हा बंगला सारे तुझ्या नावाने करून ठेवायला हवे मी वकील बोलावले आहेत ते येतील तू योग्य तोच उपयोग करशील संस्था काढ काही कर तुझी सरोजा सापडली तर तिला तू तु दे तुझा पती पश्चाताभून आला तर सारेच गोड होईल मला आशा आहे की तुझा पती तुला मिळेल तुझी बेबी सरोजा तुला भेटेल आणि बाबा तो विरक्त होऊन गेला असेल हिमालयात बसला असेल हिमालयात नाही जाणार बाबाही भेटतील आत्या एक गोष्ट तुला सांगू कोणती बाळ ज्या गृहस्थासमोर मी सृजाला ठेवले ते बाबाच होते काय माझा रामराव माझा भाऊ आत्याने एकदम उठून विचारले होय आत्या तू हे इतके दिवस का नाही सांगितलेस माझ्या सईची जाहिरात दिली असती बहिणीला भेटायला भाऊ आला असता आत्या मला भीती वाटत होती बाबा फार करारी आहेत त्यांनी तुम्हाला आफ्रिकेत परत पत्र पाठविले नाही मलाही बाळंतहून सासरे जाताना म्हणाले आता मायरी पुन्हा येऊ नकोस आणि त्यांनी मला त्यानंतर पत्रही पाठविले नाही आई वारल्याचेही कळविले नाही असे आहेत बाबा जाहिरात देऊनही ते न येते तर तुला अधिक वाईट वाटले असते किंवा बाबांनी रागाणे काही लीले असते तरी तुला वाईट वाटले असते म्हणून मी बोलले नाही परंतु तुझ्या तु निर्वानिर्वीच्या गोष्टी चालल्या असताना तरी तुझ्यापासून काही लपवून ठेवू नये म्हणून मी आताही सांगितले आत्या रागावू नको माझ्यावर नाही ओ बाळ तुझ्यावर कशी रागवू सारे जग तुझ्यावर रागावले आहे आणखी मी का रागावू आणि आयुष्याच्या अख्ख्याच्या क्षणी का रागावू सर्वांना प्रेम देण्याचीही वेळ खरे ना आत्याने पुढे बक्षिसपत्र करून ठेवले सारी संपत्ती तिने प्रेमाला दिली प्रेमा लक्षाधीस झाली आत्या क्षीण होत चालली खंगत चालली प्रेमा तुझी मांडी दे मांडीवर घे माझे डोके प्रेमाने मांडीवर आत्याचे डोके घेतले डॉक्टर येऊन गेले नोकर चाकर खिन्न होऊन बसले होते प्रेमा गीता म्हणत होती गीता ऐकता ऐकता आत्याने राम म्हटला